डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवयबद्ध केलेल्या श्री मुदगल पुराणातील एकोणीसावा अध्याय आपण आता वाचणार आहोत हा अध्याय आहे अंगीरस मुद्गल संवाद नामहाम श्री गणेशाय नमहा देवदूतांचे वचन ऐकून मुद्गल मुनी जे उत्तर देती सुजाण लागुन सर्व मुनी समवेत देवदूता बुद्धीपूर्वक ऐकले जे तू सर्व तू जे सर्व तू मज सांगितले पुनरपी विचारितो मनी जे आले प्रश्न दूता महामते स्वर्गीतीन दोष असती ते दोष कोठे नसती ते सांगावे मजप्रती मनस्ताप कुठे नसे मानव मोद भरे राहती चिंता रहित सुखे मिलोनी चिंताहित मणति सांगतो ए का निष्काम कर्मे ब्रह्मा लोक प्राप्त वैकुंठ शिवलोक सौर शाक्त परी तेहि दोषयुक्त असती लोक निशय परि ब्रह्म भूय पद दोष ही न परी ब्रह्म भूय पद दोष हि न विचारी मुदगल ते ऐकून मान लव न विनम्र मन देवदूतासी भक्ति भावे, मुद्गल विचारी देव दूतास भावावे कैसे निर्दोष लोकास ते सारे विनम्रास मजला सर्व सांगावे उपकार पर उपकार परत म्हणून तत्वता विचारित देवदूत तेव्हा सांगत पृथ्वी असे कर्म भूमि धर्म अर्थ काम मोक्षादी लाभत परी ब्रह्म भूयत्व न प्राप्तो, ऐसे ऐकता मुद्दल मनात निश्चय करनी संगति दूता तुझ मी नमन करीत रम्य तुझे वाक्य सुव्यक्त परिनमी येत स्वर्गात एकलाची जाई तू जेथ हृदयी संताप संयुक्त पुनः पतनाचे भय वाटत ऐश्या स्वर्गी जाण्यात मोद नमजला तिळबरी मी ब्रह्माची इच्छा करीत स्वर्गेच्छा नसे मनात हे ऐकून मुद्गलास ही देवदूत म्हणे भाग्य हि न तू असशी तू स्वर्गाचे अभिनंदन मुनिसत्तमा न करिसी अप्रसन स्वर्गेच्छान न करी ऐसा नंदन मानवाचा कोण असे उग्र तपशरणाने दानाने स्वर्ग लाभे यज्ञ केल्याने नाना पुण्यादिक साधने सत्कर्म फळजे महान सर्व मनुज इच्छा करिती लाभावी प्रद स्वर्ग प्राप्ती तो स्वर्ग मिळता तुझ प्रती महामूढा तू नाकारसी का तू ज्ञानही न स्वर्गाची इच्छा न धरसी ऐसे पुन पुन्हा देवदूत त्या तेव्हा मुद्गल से स्ने हास्यपूर्ण वदने मनत अरे प्राज्ञा तू मोहुक्त किमर्थ मजला सांगावे हा देह बंधनात्मक असत त्या देहा स्वर्गी सुख लाभत स्वर्ग तो मुक्तीदाता नसत मत ऐसे पंडित जनांचे तापत्रय असती स्वर्गात दुतोत्तमा जे तापयुक्त ते कदा न वांचितो, अध्यात्म विद्यावंत नर महाभागा दूता तू जाई परत प्रणाम सांग माझा विनत बृहस्पती आदी इंद्र देवांप्रत सांग मुनी आला नाही ऐसे सांगून दूतांस मी गेलो अग्निशाळेस दूतही परतला उदास आश्रमी विचार ब्रह्माची नाना रूपे असत ऐसे विधी सांगत तयाचे प्रमाण काय होत साधनीय ती कशी पूर्ण भावाचे नसता ज्ञान मी भ्रांत निश उन्मन म्हणून म्हणून आश्रमी अंगीर, गमन त्वरित करिनमियाता, मी आता योगी श्रेष्ठ महामनिषात वेद ज्ञान उत्तम जगात तो शब्द ब्रह्मांत निष्णात परब्रम्मी तन्मय तो आमुचा मूळ पुरुष असत साक्षात ब्रम शरीर साक्षात ब्रह्म शरीरक होत ऐसा निश्चय करून मनात गेलो सांकडे त्यांचा आश्रम पाहिला सर्व भूताम अभय प्रदजो जाहला तेथना उष्ण ना शीतल क्रोध कामा ना अवकाश मत्सरादिक तेथ नसत अवृष्टी अतिवृष्टी न संभवत अकाली मरण प्रलुप्त ग्रहादिची नसे, तेथना राक्षसांचे भय, सर्व शांतीप्रद अभय पूर्णता युत सुखमय तापसाना हितावह सुपुण्य मी प्रवेशत तेथे नाना मुनिवृंद पहात वेद घोषे निनादित बटुजेथ संचरती अगनी दिनी युक्त, बहुविध पक्षांनी निदा वृक्षवेली समायुक्त समृद्ध नाना पुष्पफळानी तेथ अनेक सरवरे होती ज्या हंस कारंड विलसती बहुविध पक्षी करिती, छाया त्यावरी ऐसे जळ अमृता मधुर निर्मळ जल जात होते मकर गुंजारवे रुद्य भ्रमरांचा, वाग हत्ती उंदिर, गाई सर्व प्राणी महाभागातो आश्रम पाहून महा हर्षयुक्त विस्मित मनी होऊन पुनः पुन्हा निरखुन अद्भुत दृश्य तेथील कुशासनी तैथ ते बसला कुशासनी ते ते, कुशासनी तेथ ते बैसला साक्षात अन्य सूर्यजो भासला दिप्यमान चमकला नानाविध सिद्धानी युक्त योगी जन जासी वंदित मुद मुद प्रणाम करीत ब्रम्ह विद्या शिष्या सिजो यथार्थ ज्ञान सर्वादेत मी घातले दंडवत जोडून ओंजळ भक्तिभाव युक्त उभा राहिलो तई सन्निध तुमच्या गोत्रात जन्मलो मुद्गल नामे ज्ञात झालो मुनी सत्तमा दर्शना आलो ब्रह्मदायका तुमच्या मी माझे वचन ऐकून बोलला मनी तो प्रसन्न बाळा तू आलास पवित्र मन राही माझ्या सानिध्यात अविग्न भाव युक्त तप आचरले तू अविरत म्हणून माझ्या दर्शना आलास येत सतपुत्रा तू निशय हो, मुनीचे वचन ऐकले मन माझे आनंदले आश्रमी वास, आश्रमी मी वास्तव केले बहुकाळ बुद्धिमंतांच्या त्या एके दिवशी उत्तम अवसर पुढ्यात होते मुनी समग्र तेव्हा अंगिरसा पुडती विचार माझ्या मनीचा मांडिला, महायोगिया या स्वामी जाणावे करुणानिधी रहस्य बरवे जीवित साफल्य लाभावे ऐशी इच्छा मानसी आमुचा तैसा सर्वांचा असत आमुचा तैसा सर्वांचा असत एक आश्रय तू जगात म्हणून शरण भक्ती भक्त भक्तियुक्त आलो तुजला अनन्य भावे सूत सांगती मुनिजनांस प्रार्थना ऐकून मुदगाल प्रार्थना ऐकून मुदगलास अंगीरस म्हणती करून स्मितास हर्ष भरित होय इच्छिसी ते महाज्ञ ते सांगमजसी मंत्र करता पुरणार पुराणाचार्य अससी संग सत्वरी प्रश्न तुझा मुदगलतेचारित ब्रम भाव समन्वित कथिल कथिले वेदांत काय कायप्रमाण जाणावे। ब्रह्म भूय भावे ऐसे वांछित जनते कैसे उपासित सांगावे मज साध्यंत प्रार्थना ही मनोभावे अंगिरा म्हणती पुत्रा सांगेन वेदांतात जे कथले पावन नाना ब्रह्मांचे निरूपण ब्रह्म लाभार्थ क्रमाने अन्न परब्रह्म जाणावे ऐसे जे वाग्य कथिले तेत तर अन्न उपाधी युक्त जानले, अन्न कोश विवरणी प्राण ब्रह्म कथित प्राणकोश संदर्भात तद नंतर ब्रह्म सांगत मनःकोशमय व्याख्यानी विज्ञान ब्रह्मयुक्त विज्ञान संदर्भात आनंद ब्रह्म, ब्रह्म समा समतानंद कोशांत चैतन्य हि ब्रह्म असे जे महाकारण धारक असत ते चैतन्य असत बिंदुही ब्रह्म ऐसे उक्त तज्ञान ज्ञान देहमय चिद् ब्रह्म समाख्यात सोहम मात्रात्मक पुनित बोधाची ब्रह्म मणत वेदांत स्वयं सांख्य ब्रह्म ऐसे कथित विदेह धारक शास्त्रात कर्मत ज्ञान देव कर्म तयसे ज्ञान वेदात कथिले ऐसे बहुविद ब्रह्म समे दंदनात्मक जे बरवे अव्यक्तात सहज चिंता वे नेतिपकता तू शक्ति ब्रह्म ऐसे उक्त अ रूप प्रकाशक होत सूर्य ब्रह्म आत्मूप युक्त ऐसे रहस्य जानावे विष्णु ब्रह्म उभयकार शिव ब्रह्म निर्मोह प्रकाशक स्वानंद ब्रह्म संयोगक निवृत्ति ब्रह्म अयोग प्र ऐसे नाना प्रकारे कथिले वेदादित ब्रह्म फले ब्रह्म ज्ञाने मुनिना तथ्य प्रमाण ज्ञान त्यांचे बृहती तथा बृहंती म्हणून ब्रह्म वरधिष्णुशी उक्ती ते महान सर्वव्यापक जगती ते ब्रह्म भूतत्व जाणावे अनादि आत्मची दायुक्त ऐसे ब्रह्म असे कथित तेच पै उपाधियुक्त योगी जन उपासिती ब्रम्ह ब्रे योगाने ते प्राप्त करावे म्हणजे आगवे मंथन त्याच्या ते लाभार्थ तेच ब्रम्ह प्रत्यक्ष असत ब्रम्हनस्पती वाचक जगात विविध ब्रह्मांचे ब्रम्ह विख्यात वेद स्मृती सुभाषित स्वयं वाढत इतरा वाढवित बृह धातूचा अर्थव्यापक सत असत शब्द ऐसा प्रकिर्तीत समूह वाचक गण धातू ज्ञाते ऐसे सांगती ब्रह्मा तरा दि अभेद योगे तत्प्राप्ती योगी जना सर्व अन्नाचे भेद बहुत बाह्यातर विभावित ते गण शब्दे ज्ञा ऐसेवे त्यांचा स्वामी गणेशान तोच ब्रम्हस्पती शोभन महाभागा त्याचे करी भजन ब्रह्मभूयत्वा कारणे त्या ब्रह्मनस्पतीचे जगात अवतार भेद असत ज्ञानादि ज्ञानादि ब्रम्हना युक्तो गणेश श्रीमदांते महापुराणे वक्रतुंडे चरिते अंगीरस मुद्गल संवाद नाम कोन तमो कौनविशतीतमोध्याय समा श्री गजाननापणमस्तू अध्याय एकोणीसावास एकोणीसावा संपूर्ण